वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग नववा हे बोलणे ऐकून कैजे मुख रागाने लाल झाले लांब उष्ण निश्वास टाकून ती मंथरीला म्हणाली आज मी रामाला इथून वनाला पाठवते आणि आजच भरताला युवराज पदाचा अभिषेक करते पण भरतालाच राज्य मिळावे रामाला मोळीच मिळवू नये हे साधायला काय उपाय योजावा हो याचा तो आता विचार कर देवी असे बोलल्यानंतर ती पापदर्शिनी मंथरा रामाच्या हिताचा नाश करता, करण्याकरता कैकईला म्हणाली हा कैकई या गोष्टीचा विचार करता तुझ्या भरतालाच राजा कसे मिळेल याविषयी मी सांगते ते ऐक कैकई तुला आठवत नाही की आठवून माझ्यापासून लपून ठेवून आपला हेतू माझ्याकडून वधवून घेऊन तू ऐकू इच्छितेस विलासिने मी बोललेला उपाय ऐकावा अशी तुझी लहर असेल तर सांगतेच ऐक तो अमलातांड मंथरेचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून कैके पसरलेल्या अंधुरणावरून किंचित उठून म्हणाली सांग सांग मंथरी रामाला मुळीच राज्य न मिळता भरताला मिळावे हे कसे साधेल त्याचा उपाय मला सांग देवीचे हे शब्द ऐकून पापदर्शिनी मंथरा रामाचा घात करण्याच्या इच्छेने कैकेईला म्हणाली पूर्वी देव आणि आसुर यांचे युद्ध झाले त्यावेळी तुझा पती राजशीच्या सह इंद्राला सहाय्य करण्याकरता तुला घेऊन गेला होता तैके दक्षिणेच्या बाजूला दंडकाजवळ वैजयंत नावाचे प्रसिद्ध नगर आहे तेथे तिमित ध्वजवळ शंभर नावाने प्रसिद्ध असलेला शेकडो माया प्रकार जाणणारा असुर होता त्याला देवांची अनेक दले दलेसुद्धा जिंकू शकले नाहीत त्याचे त्याचे इंद्राशी युद्ध जुंपले त्या महान युद्धात घायल झालेल्या पुरुषांना ते रात्री झोपले असताना राक्षस झटपट ओढून काढून मारून टाकत असून तेथे राजा दशरथाने असुरंशी महान युद्ध केले पण त्या महाबाहूला त्याने शस्त्राने शस्त्राने घाय झालेल्या प्रसन्न होऊन ते हे सुंदरी राजाने तुला दोन वर दिले दे देवी तू पतीला म्हणालीस कि जेव्हा मला इच्छा होईल तेव्हा मी ते मागून घेईल तेव्हा तो महात्मा ठीक आहे म्हणाला ही गोष्ट मला माहीत नव्हती तूच ती मना पूर्वी सांगितलीस मात्र ही गोष्ट तुझ्या विषयीच्या प्रेमामुळे मी आजवर मनात ठेवून दिली होती या वरांच्या योगाने रामाच्या अभिषेकाच्या तयारीला आवर घाल आणि ती थांबू ते दोन वर तू पतीपाशी माग एक भरताला अभिषेक आणि दुसरा रामाला चौदा वर्षे देशांतराला पाठवून मिळेल वर्षे रामाला अरण्यात पाठवले म्हणजे त्या काळात प्रजेच्या मनात तुझ्या मुलाविषयी स्नेह उत्पन्न होऊन तो स्थिर होईल हे अश्वपती कन्हे आत्ताच क्रोधागारात जाऊन क्रोध आल्याचे सोम करून मळकट वस्त्र निसून उघड्या जमिनीवर पड त्याच्याकडे तोंड वर करून पाहू नकोस किंवा त्याच्याशी बोलूही नकोस राजाला पाहताच शोकाच्या उबळीने जमिनीवर पडून रडत राहा तू पतीची अत्यंत आवडती आहेस यात मुळीच संशय तुझ्यासाठी महाराज अग्निशसुद्धा उडी घेईल तुला राग आणणे त्याला शक्य नाही किंवा तुला राग आलेला पाहणेही त्याला शक्य नाही तुझे प्रिय करना करता राजा प्राण सुधा टाकून दे राजा तुझे वचन ओलांत स्वतः सौभाग्य सामर्थ्य रोती सोने इत्यादि राजा दशरथ तुला देव करी पे मन ठेऊ नकोस देवा सुरयोद्धांोन वर दशरथा ने तुला दिल महाभागे स्मरण करो हेतु तुझा मनात जाऊ देकोस राजा दशरथ तुला स्वतः उठून जेव्हा वर देतो म्हणेल तेव्हा महाराजाला खडसून निश्चित करून घेऊन गे, हा वर त्याच्याकडे माग की रामाला नऊ आणि पाच असे चौदा वर्षे दूर देशांतराला जाऊ दे आणि भरत या पृथ्वीचा राजा केला जाऊ दे कारण चौदा वर्षे जर राम दूर वनात हाकलला गेला तर तुझा मुलगा स्थिर आणि पक्का होऊन पुढची वर्षे कायम राहील देवी राजाकडे रामाना देशांतराल पाठवण्याचा वर तू मागच त्यामुळे हे कामीने तुझ्या पुत्राचे सर्व हेतू साध्य होते अशा रीतीने दूर पाठवला गेलेला राम लोकांच्या मनातून उतरेल आणि तुझा भरत शत्रू गेल्यामुळे राजा होईल राम ज्या काळानंतर वनातून परत येईल तेवढ्या काळात तुझा पुत्र देशाच्या आणि बाहेर सुरुधांच्या सहाय्याने माणसे आपलीशी करून सुस्थिर होईल तू आपली भीती सोडून देऊन राजाला रामावर अभिषेक करण्याच्या संकल्पापासून आवरून तो बंद करायला लाव आणि ही अनिष्ट गोष्ट इष्ट म्हणून तिने तिला ग्रहण करायला लावली तिचे म्हणणे पटून हर्षित होऊन कैकेइक उपजेच्या या बोलण्याने एखाद्या अल्लडपोरीप्रमाणे वाकड्या मार्गाला गेली त्या सुंदर कैकेला अत्यंत विस्मय वाटून ती मंथरेला म्हणाली हे श्रेष्ठ स्त्री आहे तुला श्रेष्ठच म्हटले पाहिजे अनादर या राजाचे मनोगत मी बरोबर जाणू शकले नाही कुबजे जी माणसे वाकड्या अंगाची आणि कुरूप असतात ते परमपापी असतात परंतु तुझे वाकणे हे वाऱ्याच्या झोताने वाकलेल्या कमळासारखे म्हणून मला प्रिय वाटणारे तुझे उर अगदी खांद्यापासून उन्नत झालेले आणि घट्ट त्यांच्या खाली असलेले तुझे पोट सुरेख नाभी असलेले जण उराला लाजून पातळ झालेले तुझे स्तन पुष्ट आणि जघन पूर्णतेला पोहोचलेले आहे तुझे तोंड शुभ्र चंद्रासारखे आहे आहा मंथरे तू किस कमर पट्ट ने मे अलंकृत केमरेखा भाग कसा कतिब तुझा दोनों जांघा जवरजवर दोनों पाये लंब सड़क है तुझा दीर्घ मांडया भोवती रेशमी वस्त्र पटलेपुढ़ चालतना शोभने तू अत्य सुंदर वाटतेस असुरता राजा जो शंबर मया हो मुझा हृदयात बसल मनोनस तुझे हे कुबड रथाच्या चाकाच्या तुब्यासारखे लांब वाढलेले त्यात तुझ्या सर्व युक्त्या क्षत्रविद्या आणि माया बसल्यावर हे कुबडे मी ही सुवर्ण भरताला अभिषेक झाला आणि राम वनाला गेला माझे युद्ध पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्याचा मला अनुभव आला की ताऊन काढलेल्या उत्कृष्ट सुवर्णाचा लेप मी तुझ्या कुबडाला लावेल आणि तुझे मुख शुभ सुवर्णमय तिलकाने अंकित करेल तुला मी सुंदर अलंकार करून आणेन तुझे सुंदर वस्त्रे अंगावर घालून तू देवतेसारखे मिरवशील चंद्राला आव्हान देईल अशा तुझ्या अप्रतिम मुखाने तू शत्रुपरिवारात गर्वाने छाती काढून चालशील सर्व दागदागिन्यांनी मडलेल्या कुपजा तू जशी नित्य पायांची सेवा करतेस तशी तुझी कुप्तेची सेवा करेल अशा रीतीने कैकेने तिची स्तुती केली शुभ्र शय्येवर पहुरलेल्या अग्निज्वाळीसारख्या वाटणाऱ्या त्या कैकेला ती म्हणाली कल्याणे पाणी निघून गेल्यावर पूल बांधण्याचा अर्थ नाही उठ आणि कल्याण साधून घे ठरल्याप्रमाणे राजाला तुझे दर्शन घडव अशा रीतीने प्रोत्साहन मिळाल्यामुळे सौभाग्यमदाने गर्विष्ट झालेली राणी मंथरेसह क्रोधागरात गेली शेकडो हजार मोत्यांचा बनवलेला हार आणि सुंदर सुंदर मंगल त्या सुंदरीने टाकून दिले कुपजेच्या बोलण्याला भुल सुवर्णकांतीची कैकई भूमीवर पडून मंथरेला म्हणाली कुपजे इथे एक तर मी मेल्याचे तुला राजाला सांगावे लागेल किंवा भरताला राज्यप्राप्ती होऊन राघवला अरण्यवास मिळेल सोने रत्ने खाणे पिणे यात माझा आता माझा जीव नाही रामाला जर अभिषेक होईल तर हाच माझ्या जीविताचा शेवट समज पुन्हा ती कुबजा राजाच्या राणीला म्हणजे भरताच्या मातेला पराकष्ठाच्या चढाई खोर शब्दात तिच्या हिताचे आणि रामाचे आहित होईल असे बोलले जर रामाला हे राज्य मिळाले मुला तर मुलाबरोबर तुलाही ताप होईल म्हणूनच हे कल्याणे ज्या योगी तुझा मुलगा भरत याला अभिषेक होईल असा प्रयत्न कर अशा रीतीने कुबजेकडून वाघबाणाने वरचेवर मारल्यामुळे अतिशय घाया आणि होऊन छातीवर दोन्ही हात ठेवून रागवून ती पुन्हा पुन्हा कुबजेला म्हणाली खूप जे एकतर राम दीर्घकाळपर्यंत अरण्यात गेलेला असेल आणि भरताची इच्छा पूर्ण झालेली असेल किंवा मी यमलोकाला गेले असल्याचे तुला सांगावे गेल, राम जर नगर सोडून वनात गेला नाही तर मी जमिनीवर अंथरण्याचे आसन माळा चंदन काजल, कुंकू खाणेपिणे कशाचीही अगदी या जीवितांची सुद्धा इच्छा धरणार असे अतिभयंकर बोलून आपली सर्व भूषणे काढून टाकून ती सुंदरी भूमीवर काही न पसरता स्वर्गातून खाली पतन पावलेल्या किन्नरीप्रमाणे पडली उत्कट क्रोधाने तोंड काळवंडे दे, दे उत्कृष्ट मोत्यांचे हार व भूषणे काढून टाकलेली अशी ती राजाची राणी अंधाराने व्यापलेल्या आकाशात निश्चित झालेल्या तारखेप्रमाणे उदासवाणी झाली अयोध्याकांडाचा नववा सर्ग समाप्त